वाल्मिकी रामायण अयोध्या खंड सर्ग अख्यावा रामाकडे जाण्याच्या यात्रेची ज्याला उत्कंठा लागून राहिली होती त्या शोकृत्रस्त भरताला लक्ष्मणानुज शत्रुघ्न म्हणाला दुःखामध्ये सर्व प्राणीमात्रांचा आधार असणारा राम तो आपला तर आधार आहेच हे काय सांगायला पाहिजे तो सत्व राम पत्नीसह वनात धाडलाय एवढा बलवान वीर्य संपन्न म्हणायचा तो लक्ष्मणसुद्धा पित्याला आवरून रामाला का नाही सोडवू शकला न्याय अन्याय यांचा विवेक करून त्याने स्त्रीच्या आहारी जाऊन भलता मार्ग घेणाऱ्या राजाला अगोदरच बंदिस्त करून टाकायला पाहिजे होते असे लक्ष्मणाचा धाकटाभाऊ बोलत असताना सर्वांनाकार अंगावर घालून कुबजा मागच्या येऊन उभी राहील चंदनाचा लेप अंगाला लावून तिने राजवस्त्र अंगावर धारण केली होती नाना नाना निर्दयपणे ओढले आणि शत्रुघ्नापुढे उभे करून म्हणाला जिच्यामुळे तुमचा पिता मृत्यू पावला आणि राम वनात गेला ती क्रूर पापिने ही पहा तिथे वाटेल ते करा त्याचे ते बोलणे समजून घेतल्यानंतर शत्रुघला अतिशय दुःख झाले तो व्रतधारी अंतपुरात राहणाऱ्या सर्वांना म्हणाला जिच्यामुळे आम्हाला असे म्हणून त्याने सखीजनाने वेढलेल्या त्या गुर्जेला जोराने बाहेर ओढले तेव्हा तिने सारे घर ओरडून डोक्यावर घेतले तो अतिशय संतप्त झाला त्याला शत्रुघ्नाला रागावलेला पाहून तिच्या सर्व सख्या इकडे तिकडे पळस होत्या त्या सर्व सख्याने एकत्र होऊन विचार केला की आता याने जे सुरू केले आहे त्यात तो आपल्या सर्वांना नाही शे करणार तेव्हा आपण कौशल्य संतापाने भरून गेलेल्या शत्रुशासन शत्रुघ्नाने त्या आरडाओरडा करणाऱ्या कुबजेला ओढून भूमीवर पाडले त्या मंथरेला तो इकडून तिकडे असा फरफटत नेत असताना त्या भूमीवर असलेली नाना प्रकारची पात्रे फुटली ती पात्रे ते राजगृहात सर्वत्र विखोरली आणि शरद ऋतूत आकाश जसे व्हावे तसे ते गृह अधिकच शोभू लागले त्या शक्तिमान पुरुष श्रेष्ठाने पराकाष्ठाच्या क्रोधाने तिला पकडून नेऊन कैकेची निर्भत्सना केली तिला तो कठोर शब्द बोलला त्या कठोर दुःखदायक शब्दाने कैके अतिशय दुःखी झाले ती शत्रुघ्नाला घाबरली आणि आपल्या पुत्राच्या आश्रयाला गेली भरताने शत्रुघ्न क्रुद्ध झाला हे पाहिले आणि तो त्याला म्हणाला सर्व प्राणी मात्रात नारीवर्ग हा अवध्य आहे तिला क्षमा कर। धर्मनिष्ठ राम मला मातृ म्हणून माझ्यावर रागावणार नसता तर या दुष्टाचरणी पापिणी कैकीला मी मारूनच टाकले असते या कुबजेला सुद्धा मारून टाकलेले रामाला कळले तर तो, तो धर्मात्मा तुझ्याशी माझ्याशी खचित भाषण सुद्धा करणार नाही भरताचे बोलणे ऐकून लक्ष्मणानुजे शत्रुघ्न तो दोष करण्यापासून निवृत्त झाला त्याने मूर्तीत कुबजेला सोडून दिले ती मंथरा कैकेच्या पायाशी जाऊन पडली अतिशय व्याकळ होऊन उसाचे टाकी ते केविलवानेपणे विलाप करू लागले शत्रुघ्नाने फरफटत नेल्यामुळे कुबजा बेशुद्ध झाली आहे असे पाहून भरताच्या मातेने पिंजऱ्यात बंधक होऊन आर्थ ध्वनी काढणाऱ्या क्रौंचीप्रमाणे दिसणाऱ्या त्या कुबजेला हळूहळू शांत केले अयोध्याकांडाचा अठ्ठ्याहत्तरावासर्ग समाप्त